पुस्तक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची गाजलेली भाषणे लेखक डॉ बाबासाहेब आंबेडकर वाचक विद्यापाटील प्रकरण सतरावे स्वावलंबनाने संघटनेचे कार्यक्षेत्र वाढवा एकतीस तीन सदोतीस विजयानंद नाट्यगृह धुळे येथील अभिनंदन सभेतील भाषण उद्या तारीख एक ऑगस्ट रोजी गुढीपाडव्याप्रमाणे स्वराज्याचा प्रारंभ दिन म्हणून साजरा करावा असे काँग्रेसनं फरमाविले आह काँग्रेस पक्षाने राज्य कर्भारची सूत्रे हातात घेतली म्हणून ते स्वराज्य झाले आणि आमच्यासारख्याने कोणी दिवाणपत घेतले तर मात्र ते स्वराज्य नवे, हे म्हणणे योग्य आहे काय भावना व तत्वज्ञान शंभर बाजूला ठेवून व्यवहारी दृष्टीने विचार केला तर असे दिसून येईल की गळे कापणारे सावकार मजुरांना नाडणारे गिरण्याचे मालक व आपल्याला अन्य तऱ्हेने लोक जसे होते तसेच या देशात राहणारे आहेत जमीनदार लोक पाटील लोक हे सर्व तसेच राहणार इंग्रज लोक निघून गेले तरी हे लोक कायम राहणारे आहेत म्हणून ही आपणाला जास्त चिंता बाळगली पाहिजे इतके दिवस एक गोष्ट आम्हाला पोषक होती ती अशी की इंग्रज मनुष्य जातीविषयक भावना व स्पृशास्पृश्य विचार पाहत नव्हता यापुढे तुम्हाला गाजणाऱ्या लोकांच्या हातात सत्ता गेली आहे आता आपल्या लोकांची दाद घेणार तरी कोण हे स्वराज्य नसून इतर लोकांचे आमच्यावर राज्य होणार आहे म्हणून संघटना करणे हे तुमचे कर्तव्य आहे संघटना न केल्यास तुमची दैना शतपट होईल आज महारांवर जुलूम झाला तर पाटील शिपाई मामलेदार कोणी त्याला मदत करीत नाही इतकेच नव्हे तर एक महारही दुसऱ्या महाराला मदत करत नाही म्हणून जातीय संघटना आवश्यक करा अन्यायाच्या वेळी तरी त्याला मदत करा पैशाशिवाय काही काम होत नाही वकील साक्षीदार कोर्टाचे प्रोसेस मोटारचे भाडे या सर्व गोष्टींना पैसा लागतो सबब न्याय मिळविण्यासाठी जातीचा फंड उभारा एका गावात प्रयत्न करून तुम्ही न्याय मिळविला तर त्याची दहशत इतर गावावर पडेल तुमचे काम दुसऱ्याने करावे अशी अपेक्षा का करता तुमच्यासाठी श्री बर्वे यांनी छात्रालय काढले किंवा गांधींनी काडावे असे का महाराष्ट्रात दहा लाख महारापृश्य लोक आहेत प्रत्येकाने एक रुपये दिला तर दहा लाखांचा फंड जमा होईल इंग्रज आता काही करू शकत नाही याचे मी उदाहरण देतो मंत्रिमंडळात होता होईल तो अल्पसंख्याकांचे प्रतिनिधी घ्यावेत अस बादशहान गव्हर्नरला दिलख्खा आज्ञापत्रिक म्हटल आहे, हल्लीची मंत्रिमंडळ गांधींच्या सांगण्यावरून तयार झाली मुंबईच्या मंत्रिमंडळात महार मांगाचा एकही प्रतिनिधी नाही तरीपण त्यात हात घातला नाही मी काँग्रस्तला का मिळला नाही असा प्रश्न काही लोक विचारतात त्याची कारणे अशी आहेत एक काँग्रस्त राजकारणात जर काही निष्पण झाली असल तर ब्राह्मणाचा उदय झाला एवढी मला दिसतं सहा प्रांतात कोण लोक दिवाण झाले ते पहा ब्राह्मण मुख्य प्रधान आहेत साम्राज्यशाहीपेक्षा ब्राह्मणशाही हजारो पट वाईट आहे दोन मी करता जी चळवळ करतो ती बंद करा असे मला सांगण्यात येते परंतु मला पगाराची मादंबरी नाही किंवा मान मिळवण्याची मला परवा नाही तुम्ही लोकांनी स्वाभिमानी बनावे हीच माझी आकांक्षा आहे व त्याकरता स्वतंत्र चळवळ करणे मला अवश्य आहे तुमच्यात व माझ्यात फरक एवढाच आहे की तुमच्यापेक्षा मला जास्त ज्ञान आहे म्हणून मी जास्त पाहू शकतो व धोका कोठे आहे हे मला समजते काँग्रेसच्या लोकांनी काही म्हटले तरी मला त्याची पर्वा नाही तुम्ही मांझे झालात म्हणजे माझे श्रम सफल झाले हे स्वराज्य धोकादायक आहे ज्यांच्या हाती सामाजिक सत्ता होती त्यांच्याच हाती राजकीय सत्ताही गेली आहे तरी आता दरक गावाने दहा रुपये तरी फंडाला द्यावे म्हणजे तुम्हा लोकांना न्याय मिळता येईल आपल्या स्वतंत्र मजूर पक्षांची पंधरा माणसे मुंबईच्या असेंब्लीत आहेत ही माणसे एका धावणीत पक्की बांधलेली आहेत एकाचे तोंड एकीकडे व दुसऱ्याचे दुसरीकडे असे नाही यामुळे काँग्रेस पक्षाला कोणाची भीती वाटत असेल तर ती आमच्या पक्षाची आहे काँग्रेस पक्षाला मुसलमानांची भीती वाटत नाही किंवा लोकशाही पक्षाची भीती वाटत नाही ही गोष्ट वल्लभभाई यांनी पुणे इथं जे भाषण केले त्यात उघड झाली आपण निवडणुकीच्या वेळी संघटनेने वागले म्हणून हे फळ मिळाले निवडणुकीच्या वेळी जी शपथ घेतली ती कायम ठेवा आपल्या संस्थेची शाखा प्रत्येक जिल्ह्यात स्थापन केली पाहिजे वरून मदत करणारा दाता कोणी नाही जी कष्ट करील त्याची सत्ता असते प्रत्येक संस्थेत आपली जास्त माणसे जातील अशी एकजुटीने खटपट करा काँग्रेसला हरिजनांची दया असती तर कोणतीही शर्त न घालता एखादा हरिजन त्यांनी मंत्रिमंडळात घेतला नसता काय पण त्यासाठी आपण कोणाजवळ भिक्षा मागू नये मी काँग्रेसच्या मंडळीशी कधी मसलत केली नाही सव्वा मैल दूर राहिलो खानदेशात आपल्या पक्षाचे श्री दौलत गुलाजी जाधव हे निवडून आलेले आहेत त्यांच्याकडून काम करवून घ्या या देशात आपणाला माणूसकीने वागवित नाहीत ही गोष्ट तुम्ही विसरता परंतु मी कधीच विसरू शकत नाही सतत जागृत राहा म्हणजे यश मिळेल